वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एक्क्याण्णव तेथेच मुक्काम करण्याचा निश्चय केलेल्या काही काही पुत्र भरताला त्या मुनीने आपला पाहुणचार घेण्याचे निमंत्रण दिले पण भरत त्यानं म्हणाला जे काही मिळण्याजोगे आहे त्याने पाद्य अर्घ्य आणि आतिथ्य झाले नाही का मग भरद्वाज हसून भरताला म्हणाले तुझी आमच्यावर प्रीती आहे म्हणून एवढ्यात एवढ्याने तू समाधान मानलेस हे मी जाणतो परंतु तुझ्या या सेनेला मी तु भोजन घालू इच्छितो नरेश्रेष्ठा जशी काही माझी भावना आहे ती तू गोड करून घ्यावीस आपल्या सैन्याला दूर ठेवून का तू इकडे आलास ते घेऊनच तू इथे का बरे नाही आलास भरत हात जोडून त्या तपोधनाला म्हणाला भगवान आपल्याला त्रास होईल या भयाने मी सैन्याला घेऊन इकडे आलो नाही भगवान राजाने किंवा राजपुत्राने आपल्या देशात जे तपस्वी जन असतील त्यांना उपसर्ग देण्यापासून शक्यतो करून दूर राहावे माझ्यासोबत मुख्य मुख्य घोडे माणसे आणि मत असे मोठ मोठमोठे हत्ती आले त्यांनी फार मोठी भूमी व्यापली त्याने आश्रमातल्या वृक्षांची पाण्याची भूमीची झोपड्यांची हानी करू नये म्हणून मी एकटाच त्यांना ठेवून आलोय त्या सेनेला इकडे घेऊ नये अशी ऋषी श्रेष्ठांची आज्ञा दिली तेव्हा सेनेला आश्रमाकडे घेऊन येऊन भरताने त्या आज्ञेचे पालन केले इकडे भरद्वाजाने अग्निशाळेत प्रवेश केला पाणी पिऊन आणि तोंड स्वच्छ धुऊन आतिथ्य आति करण्याच्या उद्देशाने त्याने विश्वकर्म्याला आवाहन केले विश्वकर्म्या त्वष्ट्याला म्हणजे देवांच्या शिल्पीला मी आवाहन करतो मला आतिथ्य करण्याची इच्छा आहे त्यासाठी माझ्या येथे सर्व व्यवस्था करा इंद्रातील तीन लोकपाल देवांना मी आवाहन करतो मला आतिथ्य करण्याची इच्छा आहे त्यासाठी माझ्या येथे सर्व व्यवस्था करा पूर्व वाहिनी तथा पश्चिम वाहिनी ज्यादा नद्या अंतरिक्ष सड़क आज एकत्र इतर नद्या मैरे मध्य वाहन दुसर उरासा रसा प्रमाण गोड से ठंड पानी मी देव गंधर्व विश्वासु हाहा हूहुना तसेच देवी गंधर्वी अपसरा सर्व दिशाकड़े बोलवीत है गृताची, विश्वाची विश्वकेशी अलंबुषा नागदत्ता हेमा आणि पर्वतावर आपले स्थान केलेली सोमा इंद्राच्या आणि ब्रह्म्याच्या सेवेत असणाऱ्या सुंदर स्त्रियांना तुंबुरूसह आणि त्यांच्या सरंजमासह मी आवाहन करीत आहे कुरुप्रदेशात जे दिव्य वन वस्त्रे भूषणे हित जण पाने असणारे आणि दिव्य स्त्रिया रूपी फळे असणारे चिरकाळ टिकणारे आहे ते कुबेराचे वन येथे येऊ भगवान सोमाने येथे मला उत्कृष्ट अन्न भक्ष भोज्य चौखून खाण्याचे चाटून खाण्याचे असे नाना प्रकारचे विपुल तयार करून द्यावे त्याने चित्रविचित्र चित्र फुले झाडावरून गळून पडलेली मद्यादी पेय आणि विविध प्रकारचे मांसपदार्थ तयार करावे अशा रीतीने समाधी लावून अप्रतिम तेजाने युक्त होऊन शुभव्रती मुंनी रथाशास्त्र वर्णोच्चार योजून मुखातून शब्द काढले पूर्वेकडे तोंड करून हात जोडून त्याने शुभ वायूने मन प्रसन्न झाले मग दिव्य मेघाने पुष्पांचा पर्जन्यासारखा वर्षव झाला सर्व दिशामध्ये देव दुंदुबीचा नाद ऐकू लागला उत्कृष्ट वारे वाहू लागले अफसरांचे गणनृत्य करू लागले देव आणि गंधर्व गायन करू लागले आणि अवकाशात भूमीवर आणि प्राण्यांच्या असा तो माणसाना दिव्य श्रवण सुख देणारा ध्वनी कानी पडत असताना भारताच्या सैन्याला विश्वकर्म्याचे व्यवस्था कौशल्य दृष्टीच आजूबाजूची पाच योजन भूमी समपातळीची झाली नीळ आणि वैदुर्य रत्नांच्या वर्णाच्या गवतानी ती दाट आच्छली गेली त्या भूमीवर बेल कवठ फणस नारिंगो, आवळा फळांनी शोभणारा आंबा अशी झाडे निर्माण झाली दिव्य उपभोग असणारे वन आणि तीरावरच्या अनेक वृक्षांसह सौम्य प्रवाहाची नदी तेथे आली चहूबाजून इमारती आणि मध्ये चौक अशी शुभ्र भवने आणि हत्ती घोड्यांकरता हो पागा मोठमोठ्या हो हवेल्या आणि प्रासाद शुभ कमानीने युक्त असे निर्माण केले शुभ्र मेघाच्या वर्णांचे उत्तम कमान असलेले राजभवन ज्यावर शुभ्र फुले कोरून काढलेले आहेत आणि दिव्य सुगंध शिंपडलेला आहे असेही बनवण्यात आले त्या भवनाचा आकार चौकून होता ते विस्तीर्ण होते त्यात शयनाची बैठकीची वाहनांची सोय होती दिव्य अशा सर्व रसाने युक्त खाद्यपदार्थ आणि वस्त्रे युक्त होते सर्व प्रकारच्या अन्नाची तेथे व्यवस्था होती धुवून निर्मळ केलेली पात्रे होती सर्व प्रकारची आसने ठेवलेली होती ते वैभव संपन्न होते आणि त्यात उत्तम प्रकारच्या गाद्या इत्यादी पसरून ठेवल्या होत्या महर्षीने सांगितल्यामुळे काही काही सुद्धा महाबाहू भरताने त्या रत्न संपूर्ण भवनात प्रवेश केला त्याच्या मागोमाग त्याचे सर्व मंत्री पुरोहित गेले ती गृहाची व्यवस्था पाहून सर्वांनाच अतिशय आनंद झाला तेथे दिव्य राजासन चौरी आणि छत्र ठेवलेले होते मंत्र्यांसह भरताने त्याला प्रदक्षिणा घातली रामाला मनात वंदन केले त्याने त्या ते आसनाची पूजा केली आणि चौरी होते हाती घेऊन आपण सचिवाच्या आसनावर बसला मग आपापल्या दर्जाप्रमाणे सर्व मंत्री आणि पुरोहित बसले मग सेनापती आणि नंतर प्रशासक हे बसले थोड्याच वेळात खिरीचा चिखल असलेल्या नद्या भरद्वाजांच्या सांगण्यावरून भरताच्या सेवेला हजर झाल्या त्यांच्या दोन्ही तीरांना पांडुरक्या मातीचा लेप केलेली रम्य वस्तीस्थानी ब्राह्मणांच्या प्रसादाने निर्माण झालेली होती त्याचवेळी दिव्य अलंकाराने मंडित झालेल्या ब्रह्मदेवाने पाठवलेल्या वीस सहस्त्र स्त्रिया तेथे आल्या सोन्याचे मणी मोती प्रवाळ या निशोभणाऱ्या कुबेराने पाठवलेल्या वीस सहस्त्र स्त्रिया तेथे आल्या ज्या स्त्रियांच्या तावडीत सापडलेल्या पुरुष उन्मत्त झाल्यासारखा दिसतो अशा वीस सहस्त्र अप्सरा नंदनमनातून तेथे आल्या नारद तुंबरू आणि गोप हे प्रभेने सूर्याप्रमाणे असलेले गंधर्व राजे भरताच्या पुढे आले अलंबुषा मिश्रकेशी पुंडरिका वामना या अप्सरा भरद्वजांच्या आज्ञेने भरता पुढे नृत्य करू लागले जी फुले देवांकडे जी फुले चैत्ररथ वनात होती ती भरद्वजांच्या शक्तीने प्रयागावर दिसू लागली बेलाची झाडे मृदंगवादक झाली बेहड्याची झाडे शमी नावाची तारवाद्ये वाजवणारी झाली हे नर्तक अश्वत्वाजांच्या शिसव आवळा जांभूळ आणि त्या वनात असणाऱ्या ज्या इतर वेली होत्या त्या स्त्री रूप धरून भरद्वाजांच्या आश्रमात येऊन राहिल्या सुरा पिण्याची इच्छा असणाऱ्यांनी सुरा प्यावी भू केलेल्या खीर खावी उत्तम बनवलेले मांस पदार्थ खावेत ज्या नवडेल ते त्याने खावेत रमणी तेल ते लावून एकुषाला -एक सात आठ सुंदर स्त्रिया स्नान घालू लागल्या सुंदर नेत्रांच्या स्त्रिया पाय दाबू लागल्या देखण्या स्त्रिया ओरी अंगे पुसून एकमेकीने पे पेये पाजू लागल्या घोडे हत्ती खेचर उंट बैल यांना सुद्धा त्यांचा चारा आणि खाणे यथाविधी त्यांच्या त्यांच्या पालनकर्त्यांनी दिले ईश्वांकू श्रेष्ठ योद्ध्यांच्या वाहने ओढणाऱ्या पशुना महाबलिष्ठ नदी आग्रहाने खाऊ घालू लागले घोड्याला किंवा हत्तीला ठेवता मोकळे सोडण्यात आले ते सर्व कळप मोकाट व आनंदीत होऊन तेथे फिरू लागले सर्व इच्छा तृप्त होऊन लाल चंदनाची उटी लिहून अपसरा मिसळून गेलेले सैनिक म्हणू लागले आम्ही अयोध्येलाही जाणार नाही दंड जाणार नाही भरताचे भले हो राम आहे तेथे सुखी असो सु। पायदळाचे सैनिक तसेच हत्तीदळाचे घोडदळाचे सैनिक अशा तऱ्हेचा पाहूनचार हो, मिळून वर कोणी सत्ता चालक नसल्यामुळे अशी भाषा बोलू लागले. तेथे हजारो माणसे हर्षाने भरून जाऊन घोष करू लागले भरताचे अनुचार म्हणून आलेले ते सगळे हा स्वर्गच आहे असे म्हणू लागले ते सैनिक नाचू लागले हसू लागले गावू लागले अंगार फुलांच्या माळाले धावू लागले त्या अमृता सारख्या अन्नाचा उपभोग घेऊनही खाद्य पदार्थ होते त्या सैन्यातले नोकर दासी इतर स्त्रिया यांना नवीनवी वस्त्रे मिळाल्यामुळे ते सगळे अत्यंत आनंदित झाले हत्ती खेचर उंट बैल घोडे पशु पक्षी यांना भरपूर खायला मिळाले दुसरे कडे करवेना, कल्पना वस्त्र भूकेलेला, अंगा भरलेल्या असा एकही माणूस तेथे दिसत नव्हता पांढऱ्या भाताच्या स्वभावात हजारो पात्रे वर फुले लावलेली ठेवलेली होती आणि ती बकऱ्याच्या व डुकऱ्याच्या उत्कृष्ट मसालेदार माउस रसाने फळांपासून काढलेल्या रसाने सुगंधी आणि चविष्ट साराने भरलेली होती वनालगत असणाऱ्या विहिरीत दाट खीरीचा जण चिखल होता तिथल्या गाई कामधेनू झाल्या आणि तिथल्या झाडांवरून मध गळू लागला विहिरी मैरे मद्याने भरल्या त्यांच्या होती मसाला भरलेल्या मांस पदार्थांचे ढीक पडले हे पदार्थ तापलेल्या तव्यात बनवलेले हरिण मोर कोंबडी यांच्या मांसांचे होते ताटे हजारोने होती आणि तोंडी लावणे ठेवलेले वाटगे दशलक्ष होते सोन्याची भांडी अब्जाने होती वाट्या प्याले उत्तम प्रकारे लावलेल्या दह्याने भरलेली भांडी तसेच सुगंधी ताज्या पिवळ्या रंगाच्या ताकाने भरलेले आणि मठ्याने भरलेले डोह होते दुसरे डोह हो, पांढऱ्या शुभ्र दह्यांचे आणि इतर दुपत्यांचे होते साखरेचा ठिक होता खलक चूर्ण काढे तेथे उत्पन्न झाले नद्यांच्या तीर्थात नाना प्रकारच्या स्नांची पात्र ठेवलेली माणसाना दिसली निर्मळ दात पांढऱ्या शुभ्र चंदनाचे कलक कुंडासारख्या भांड्यातून ठेवलेले दिसले गुळगुळीत केलेले आरसे वस्त्रांचे ढीग लाकडी पादुका चर्माची पादत जोड्या जोड्याने हजारोनी तिथे ठेवलेली थे होती अंजनाचे करंडक केस विंतरण्याच्या फण्या मिशा विंचरण्याचे कुंचे छत्रे धनुषे, कवचे नाना प्रकारच्या डोह खेचर उंट हत्ती घोडे यांना चांगल्या रीतीने आत उतरून डोंगता येण्यासारखे भरलेले आकाशासारख्या निळ्या स्वच्छ पाहण्याचे तलाव नील म्हणे किंवा वैडोरी म्हणे या वर्णाचे मऊ मऊ गवतांचे ढीक सर्वत्र ठेवलेले दिसले हे सारे स्वप्नासारखे अद्भुत प्रकारचे आतिथ्य महर्षी भरदून पाहून ती सर्व माणसे आश्चर्य ती सारी रात्र गेली मग त्या सर्व नद्या इत्यादी गंधर्व आणि सर्व सुंदर स्त्रिया जशा आल्या होत्या तशा भरद्वाजांचा निरोप घेऊन निघून गेल्या <coughs> मधिरा पेऊन मस्त झालेले लोक तसेच राहिले दिव्या गुरु चंदनाचे सुगंध शिंपडलेले त्यांचे अंगावर तसेच राहिले नाना प्रकारच्या दिव्य उत्तम पुष्पमाला इकडे तिकडे पसरलेल्या माणसांकडून चुरगळलेल्या गेलेल्या तशाच राहिल्या अयोध्याकांडाचा एक्याण्णव सर्ग समाप्त